श्री गणेशिकांड पहिला आजोडी जाताना शुद्ध मनाच्या भरताने शत्रूचे नित्य दमन करण्या शत्रुघ्नाला अत्यंत प्रेमाने आपल्यावर नेले त्याचे तेथे उत्तम स्वागत झाले आणि तो तेथे भावास राहिला मामाने आणि आजोबा अश्वपतीने त्याचे पुत्र स्नेहाने कौतुक को केले इच्छा होईल ती पुरवली जायची अशा रीतीने ते दोघे तेथे राहत असताना सुद्धा त्या दोघां वीर भ्रातांना दशरथ राजाची फार आठवण केली इकडे राजा सुद्धा दूर पाठवलेल्या त्या दोन महेंद्र वरुणा वरुणासारख्या भरत शत्रुघ मुलाजी आठवण करीत होता त्याला चारही पुरुष पुत्र प्रिय होते जणू ते शरीरातून निघालेले चार बाहूच होते तरी त्यातही महा राम हा पित्याला अधिक आनंद देणार होता तो आपल्या उत्कृष्ट गुणाने सर्व प्राणीमात्रांना आपल्यात वास करणाऱ्या स्वयंभू आत्म्याप्रमाणे झाला होता अहंकाराने चाठलेल्या रावणाचा वध इच्छिणाऱ्या देवानी मागितल्यामुळे सनातन विष्णूस त्याच्या रूपाने मनुष्य लोकात जन्माला होता देवांच्या वराने अधिती जशी इंद्रामुळे शोभडी तशी या अद्वितीय तेजस्वी पुत्राच्या योगाने कौशल्याची शोभा वाढली होती रूपसंपन्न बलसंपन्न कोणाचाही मच्छर न करणारा गुणाने दशरथाप्रमाणेच असलेला त्याचा हा पुत्र जगात अनुपम होता तो सदा शांत मनाचा मृदुता आणून बोलणारा कोणी टाकून बोलले तरी उलट उत्तर न देणारा होता कोणी कधी त्याला सहाय्यकारी होईल अशी एखादी जरी कृती केली तरी तेवढ्याने तो संतुष्ट होईल आणि मनावर ताबा असल्यामुळे कोणी शंभर अपकार केले तरी त्यांची तो आठवण ठेवीत नसेल शिलाने मोठे वयाने मोठे अशा सज्जनांची अस्त्रांच्या अभ्यासाच्या मधल्या सुट्टीच्या काळात सुद्धा तो गोष्टी करत असे तो बुद्धिमान मधुरपणे संवाद करणारा अगोदर वीरवान पण स्वतःच्या महान पराक्रमाचा गर्व नसलेला असा होता तो असत्य बोलणारा नव्हता विद्वान आणि वृद्धांचा आदर ठेवणारा प्रजेवर प्रेम करणारा होता प्रजाजनांचेही त्याच्यावर प्रेम होते तो दयाळू क्रोध जिंकलेला ब्राह्मणांचा आदर करणारा दिनांविषयी कळवळ असणारा धर्मज्ञ सदा संयमी व शुद्ध मनाचा होता त्याच्या थोर कुळाला साजेल अशी त्याची वृत्ती होती स्वतःचा धर्म क्षात्र धर्म तो अतिशय मानित असे आणि त्यातून प्राप्त होणारे महान स्वर्गफळ तो अत्यंत भक्तिपूर्वक मानित असे अहितकारी गोष्टी तो कधी रमत नसे आणि श्रद्धेविरुद्ध असलेल्या गोष्टींची त्याला आवड नसे वादविवादात युक्तिवाद करताना तो जणू वाचस्पतीसारखा बोलत असे निरोगी तरुण वक्तृत्व कुशल उंचा देशकाल जाणणारा माणसांच्या गुणाचे पारक करणारा असा तो या जगात एकमेव सर्व संपन्न पुरुष जन्माला हा राजकुमार श्रेष्ठ गुणाने युक्त असल्यामुळे तो प्रजाजनानं त्याच्या गुणांनी जणू बाहेर वावरणारा प्राणच असा प्रिय झाला होता सर्व विद्यांचा त्याने पूर्ण अभ्यास केला होता वेद वेदांगाचे यथाशास्त्र ज्ञान त्याला होते शूर आणि शरण अस्त्रे यांच्या बाबतीत हा भरताचा मोठा गौर पित्यापेक्षाही श्रेष्ठ होता भाग्यवान कुळात जन्म पावलेला त्यामुळे साधुवृत्तीचा स्वाभिमानी सत्यवक्ता आणि सरळ मनाचा होता धर्म अर्थ त्यांचे परिपूर्ण ज्ञान झालेल्या वृद्ध द्विजांपास त्याचे शिक्षण झाले त्यामुळे धर्म काम आणि अर्थ यांचे रहस्य त्याला अवगत होते त्याची स्मरणशक्ती तीव्र होती तो प्रतिभा होता नित्याच्या लौकिक आणि रूढ आजारांचे विधी यात तो चांगला निष्णात होता तो सौम्य प्रकृतीचा मनातील आवेग बाहेर दिसून न देणारा आपले भेद मनातच ठेवणारा अनेकांना सहाय्य करणारा उगीचा क्रोध किंवा हर्ष न पावणारा त्याग केव्हा करायचा संयम केव्हा करायचा याचे ज्ञान असणारा होता तो भक्तीच्या बाबतीत दृढ स्थितप्रज्ञ आणि असत ग्रहण न करणारा होता त्याच्या तोंडून अपशब्द कधी निघायचा नाही तो आळस न करणारा आपल्या हातून चुका घडू न देणारा आणि स्वतःचे तसेच दुसऱ्या जाणणारा केलेल्या माणसाचे अंतरंग बरोबर ओळखणारा तो होता योग्य रीतीने दाब ठेवण्याची आणि अनुग्रह करण्याची बुद्धी त्याच्यात होती गुण्हेनांचा संग्रह करण्याच्या व त्यांच्यावर अनुग्रह करण्याच्या बाबतीत तसेच आवर कुठे घालायचा या बाबतीत तो चांगला जाणकार होता राज्याची प्राप्ती कशी वाढवायची त्यासंबंधीचे उपाय तसेच घालून दिलेल्या नियमानुसार खर्च करणे याची त्याला चांगले ज्ञान होते अनेक प्रकारचे अस्त्रे चालविण्यात प्राकृता भाषा मिश्रित नाट्यकलेत नैपुण्य मिळवले होते अर्थ आणि धर्म यांचा मेळ घालून त्याने सुरळीत व्यवस्था लावून दिली होती पण तरी तो सुस्त होऊन बसत नव्हता खेळांचे अनेक प्रकार त्याला माहित होते संपत्तीचे विभाजन कसे करावे याचे त्याला ज्ञान होते हत्ती आणि घोडे यांच्यावर स्वार कसे व्हायचे आणि त्या चालवायचे कसे या वेदेत तो निपुण होता धनुर्वेद जाणणाऱ्या तो श्रेष्ठ असून लोकात तो अतिरसी म्हणून मानला जात असे हल्ला कसा चढवायचा आणि कसा परतवायचा आणि सेनेचे संचालन कसे करायचे यात तो विशारद होता संग्रामात त्याला कोणी जिंकू शकत नसे मग ते क्रुद्ध झालेले सूर असोत वा असुर असोत निर्मत्सरी व क्रोधाला आवर घातलेला असून त्याला कशाचाही गर्व वा ईर्ष्या नसे कोणालाही त्याचे अवज्ञा कराविषयी वाटत नसे परिस्थिती नईल तसा जाणारा तो नव्हता प्रजापालक प्रजा, राजाचा हा पुत्र अशा श्रेष्ठ गुणांनी युक्त होता पृथ्वीचा गुण क्षमा तो तो सर्व तो प्रजाजना आवडणाऱ्या आणि पित्यामध्ये प्रीती उत्पन्न करणाऱ्या अशा गुणामुळे राम किरणांच्या योगाने सूर्य तळपावं तसा विशेषत्वाने चमकत होता अशा चारित्र्याने संपन्न असणाऱ्या पराक्रमात ज्याचा कोणी हात धरणार नाही अशा लोकपालासारख्या रा, रामाने आपला नाच व्हावे अशी पृथ्वीतील सर्व लोकांनी इच्छा केली अनेक अनुपम गुणांनी युक्त असलेला आपला पुत्र पाहून राजा विचार करू लागला मी जिवंत असतानाच राम राजा कसा बरे व्हावा असा आवडीचा तो विचार दीर्घायुषी वृद्ध राजाच्या मनात आला होता त्याच्या अंतकरणात ही एकच अत्यंत मोठी काक्षा होती की माझ्या या प्रिय पुत्राला राजाभिषयक झालेला मी कधी पाहिन कारण लोकांची समृद्धी वाढवण्याची इच्छा बाळगणारा आणि सर्व भूतांविषयी करुणा बाळगणार आहे यामुळे तो वर्षाव करणाऱ्या मेघाप्रमाणे लोकांना माझ्याहून प्रिय झाला पराक्रमाच्या बाबतीत यम किंवा इंद्र यांच्यासारखा बुद्धीच्या बाबतीत बृहस्पतीसारखा धारणेच्या बाबतीत पर्वतासारखा असा हा अधिक गुणवान आहे आता माझे झाले या मुलाला या साऱ्या पृथ्वीवर आरूढ झालेला पाहून मला स्वर्ग लाभल्यासारखे होईल इतर राजांच्या मध्ये न मिळणारे नाना प्रकारचे वर वर्णिलेले आणि लोकांचे लोकोत्तर म्हणून मानलेले आणखी अजोड असे काही गुण असतील अशा सर्व गुणांनी युक्त अशा रामाला पाहून राजाने सचिवांसह निर्णय घेऊन त्याला यवराज देण्याचा विचार केला आधीदैविक आणि आधी अचानक घोर भय निर्माण होण्याचा धोका आणि आपल्या शरीराचे म्हातारपण ही दोन्ही त्या दूरदर्शी राजाला दिसली पूर्ण चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या आणि आपला शोक दूर करणाऱ्या महात्म्या रामाची लोकप्रियता राजाला जाणवली स्वतःच्या आणि प्रजाजनांच्या हिताकरता आणि त्यांचे प्रिय भावे म्हणून त्या धर्मात्म्य राजाने मृत्यूकाल जवळ आला असताना येणाऱ्या दुखण्याच्या विचारा, विचाराने त्वरा करण्याचे ठरवले अनेक नगरात वास्तव्य करणारे तसेच विरळ विरळ खेळात राहणारी सुद्धा जे मुख्य मुख्य लोक होते त्यांना राजाने विस्तीर्ण भूमीवर एके ठिकाणी आणवली त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुरुप निवासस्थाने आणि विविध अलंकार देऊन त्यांचा सत्कार केला आणि प्रजापतीने प्रजांची भेट घ्यावी तशी अलंकारान युक्त झालेल्या राजाने त्यांची भेट घेतली मात्र त्याने केकही के राजाला किंवा जनकाला त्वरेने आणवली नाही मागाहून त्याना ही प्रिय वार्ता कळेलच असे त्यांनी मानले शत्रूंच्या नगराचा नाश करणारा तो राजा आसनावर बसल्यानंतर लोकांनी निवडून दिलेल्या इतर राजांनी मंडपात प्रवेश केला आणि राजाने पुढे केलेल्या निरनिराळ्या आसनावर ते मांडलिक राजे राजाकडे तो करून बसले सत्कार करण्यास आलेले ते राजे नम्रपणे येऊन बसले तसेच पूरवासी आणि ग्रामवासी लोकही येऊन राजाभोवती बसले त्यांच्या योगाने राजा देवानी वेढलेल्या इंद्राप्रमाणे शिवू लागला अयोध्या खंडाचा पहिला सर्ग समाप्त